अध्याय तीनशे नव्वा श्रेयोवर्णन भीष्म सांगतात जरकवंशातील कोणी एक राजपुत्र शिकारीनिमित्त निर्जयवनामध्ये हिंडत असता भृगुवंशामधील विप्रश्रेष्ठ ऋषीला पाहता झाला त्या स्थानापन्न असलेल्या मुनीला नमस्कार करून तो वसुमान राजपुत्र त्यांचे जवळ आला आणि नंतर त्या ऋषींची अनुमती घेऊन त्याने ऋषीस असा प्रश्न केला की हे महाभाग क्षणभंगूर देहधारी व वासनाधीन मनुष्याला या लोकी तशीच परलोकी ही कोणती गोष्ट कल्याणप्रद होईल राजा याप्रमाणे त्याने जो प्रश्न विचारला त्याचे त्या उदारधी महातपस्व्याने असे शुभदायक भाषण करून उत्तर दिले ऋषी म्हणाला बारे जर इह परलोकी आपल्या मनाप्रमाणे व्हावे अशी तुझी इच्छा असेल तर इंद्रिय ताब्यात ठेवून भूत भूतमात्राचे अप्रिय करण्यापासून परावृत्त हो सत्पुरुषांना धर्म हाच स्नेही आहे धर्म म्हणजेच त्यांचे आश्रयस्थान होय बाबारे धर्मापासूनच स्थावर जंगमात्मक त्रैलोक्याची उत्पत्ती आहे चांगल्या चांगल्या आवडत्या वस्तूंच्या लालसेने तू त्यांचे मागे लागला आहेस पण ही तुझी वासना परिपूर्ण होऊन तू निष्काम कधी बनणार असे करण्यात हे मूर्खा तुला फक्त मधाचे पोळे दिसत आहे पण पायाखाली तुटलेला कडा दिसत नाही ज्याप्रमाणे ज्ञानफल मिळवू इच्छनारे मनुष्यास ज्ञानार्जनासाठी परिश्रम करावे लागतात त्याप्रमाणेच धर्मफलेच्छूने धर्म धर्मप्राप्तीकरता खटपट केली पाहिजे दुर्जन मनुष्याने धर्माचरणाच्या इच्छेने जरी शुद्ध कर्म करण्याचा यत्न केला तरी त्याला ते साधत नाही परंतु तोच एखादा सज्जन मनुष्याने धर्मप्राप्तीचे हेतूने दुःसाध्य कर्मालाही हात घातला तरी ते सिद्धीच जाते अरण्यात राहूनी जर कोणी ग्राम्य सुखाचे सेवन करू लागला तर त्याला लोक ग्राम्य असेच म्हणणार त्याचप्रमाणे ग्रामात राहून अरण्यातील यतीसारखा जर एखादा वागू लागला तर तो वननिवासीच समजावा या करता प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग या दोन्ही पंथातील गुणदोष पाहून लक्षपूर्वक कायिक वाचिक व मानसिक या त्रिविध धर्माचरणाकडे आपले चित्त लाव सज्जनांनी मागितले असता व्रताचरणाने व चित्तशुद्धीने उदात्त होणारे असे ज्ञान देशकाल पाहून त्यांना नेहमी निर्मत्सरतेने यथेच्छेत जा निर्मळ मार्गाने मिळवलेल्या द्रव्याचा सत्पात्रांना दान करण्याचे कामी विनियोग करावा जे ज्ञान देणे ते क्रोध टाकून द्यावे व दिल्यावर क्लेश मानू नये किंवा आपण दिले असे सांगत फिरू नये अनुशंस शुद्धचित्त जितेंद्रिय सत्यवादी सरळ सत्कुलवान व सत्कर्मी वेदज्ञ ब्राह्मण सत्पात्र होय शुद्धाचरणाच्या व एकच पती अस्ते स्त्री पासून ज्याची उत्पत्ती झाली असते त्याला सज्जात कुलशीलवान समजावे तोच ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद यात अधित होऊन यजयनयाजादी षटकर्मे यथाविधी करू लागला म्हणजे त्या सत्पात्र म्हणावे देशकाल व कर्ता याच्या स्वरूपानुसार एकच प्रकारचे कृत्य धर्मदृष्ट्या योग्य व अयोग्यही होऊ शकते ज्याप्रमाणे शरीरावरील मळ थोडासा असल्यास मनुष्य सहज लीलेने झाडून टाकतो पण बराच असल्यास तो काढून टाकण्यास जास्त प्रयास लागतात तद्वत पापाचे निर्मूलन करण्याची गोष्ट आहे रेचक घेतलेल्या मनुष्यास जसे धृत हे औषध होय तसेच पापाचे परिमार्जन करून शुद्धी पावलेल्या ग्रहस्थास धर्माचरण हे परलोकी गेल्यावर अत्यंत सुखप्रद होते सर्व प्राण्यांच्या मनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी प्रकारच्या गोष्टींचा संभव होतो याकरता दुष्ट विचारांपासून मन परावृत्त करून ते चांगल्या विचारांकडेच सदैव लावावे जी गोष्ट सर्व सर्वकाली सर्वत्र करीत असतील तिचा आपण आदरच करावा आणि स्वधर्माचे ठिकाणी जसे प्रेम तसाच पूर्णपणे इतरांच्या धर्माविषयीही आदर ठेवावा हे अधीर मनुष्या धैर्यधर हे बुद्धिमान मनुष्या बुद्धिमान हो हे तळमळणाऱ्या जीवा शांती धारण कर आणि हे मूर्खा ज्ञातेत चालतील तसाच सद्धर्माचरणी मनुष्यांच्या सहवासाने व स्वतःच्या तेजाने मनुष्यास इहपरलोकी श्रेयाची प्राप्ती होणे शक्य आहे पण पराकाष्ठेचे धैर्य हे त्या कल्याणप्राप्तीचे मूळ आहे महाभिष नामक राजर्षी धैर्याचे अभावामुळे स्वर्गातून छुत झाला परंतु ययाती राजाचे पुण्य संपले असताही तो धैर्यशील असल्यामुळे उत्तम लोकाला गेला तपस्वी सद्धर्माचरणी व विद्वान लोकांची सेवा केली असता तुला विपुलबुद्धीची प्राप्ती होऊन तुझे कल्याण होईल भीष्म म्हणतात हे ऋषींचे भाषण ऐकून त्या सुखस्वभावी वसुमान राजाने आपले मन वासनांपासून आवरले व वा धर्माविषयी दृढबुद्धी धरली ओम तत्स